अमेरिकन नाती गोती लेखिका आणि अभिवाचिका विद्या हर्डीकर सप्रे माझ्या अमेरिकन शेजारणी दुपारी चहाला आले होत्या जगभरच्या सगळ्या बायकांचा जिव्हाळ्याचा एकच विषय असतो तो म्हणजे सासू म्हणजे विषय जिव्हाळ्याचा सासू नाही ह तर माझी शेजारी सू। सू म्हणजे सूज मला म्हणाली आय टोल्ड माय हजबंड द अदर डे आय सेड यु नो आय वुड बी व्हेरी अपसेट इफ यू बरी मी नेक्स्ट युअ मी तर ऐकून अवाकच झाले एकंदरीतच अमेरिकन नाती गोती मला जरा कोड्यात टाकतात इथं विद्यार्थी दशेत असताना एका अमेरिकन कुटुंबात मी राहत होते तिथं त्यांच्या नातेसंबंधांचं पहिलं दर्शन मला जरा जवळून झालं विद्यापीठाजवळच बेवर्ली आणि फ्रँक रुटॅन यांचं चार पाच खोल्यांचं घर गर। घरात ते दोघेच खोली भाड्यानं घ्या आणि स्वयंपाकघरामचं वापरा अशी योजना होती पहिल्याच दिवशी बेवनं मला बजावलं हे बघ फ्रीजचा हा कप्पा तुझा बाकीचा फ्रीज माझा तर माझ्या कप्प्यातलं गाजर जर समजा तू घेतलंस तर त्या बदली दुसरं गाजर दुसऱ्या दिवसापर्यंत आणून ठेवलं पाहिजे आता एका घरात माणसं राहणार म्हणजे एवढा काटेकोर औपचारिकपणा कसा सांभाळणार हा मला सपडलेला प्रश्न मी सहजपणे म्हंटल बर पण माझ्या कप्प्यातला एखादा पदार्थ तुला चव घेऊन पहावा वाटला हा। था था तर माझी काही हरकत नाही हं उष्ट्या हाताचं बोट त्याच्यात बुडवू नको म्हणजे झालं एका घरात राहायचं आणि टेबलावर आपापलं खायचं हे मला कसं तरीच वाटे म्हणून मी आग्रहा आग्रहानं माझी मटकीची उसळ इडली असं सगळं बेवरलीला आणि फ्रँकला खायला बेवरली माझ्या मटकीच्या उसळीला नटी स्टफ म्हणायची आणि इडली ही मते कार्डबोर्ड स्टफ होता ते असो पण हळूहळू दोघं जरा अगळपगळ झाली तुझ्या घरात कोण माझ्या घरात कोण अशा गप्पा सुरू झाल्या एक दिवस फ्रँकचा भाऊ आला दुपारी जेवला आणि परत निघाला गप्पा पिप्पा सुद्धा औपचारिकच हा राहणार नाही माझा भारतीय प्रश्न हो राहणार आहे ना दोन दिवस पलीकडल्या रस्त्यावर हॉटेल आहे तिथं उतरला बेवरली म्हणाली आता सख्खा भाऊ तो हॉटेलमध्ये उतरतो हे मला जरा अजबच वाटलं बेवर्लीची आई गंभीर झाल्याचा फोन आला तेव्हा मी तासाला निघाले होते पण बेवनं हे सांगितलं आणि मी तिच्या काळजीनं तास बुडवला आणि तिच्याजवळ म्हणून थांबले अगं विमानाचं तिकीट काढणार बॅग भरायला मदत करते मी तोपर्यंत असं म्हणत माझी लगबग चालूच होती विमान कशाला महाग पडेल मी ट्रेननी जाते मला ट्रेन स्टेशनवर तेवढं सोड जाता जाता किती बेव मी अवाक अगं विमान घेतलं तर आईची भेट तरी होईल ट्रेनना अकरा तास लागतात आणि आई आजारी असताना पैशाचा कसला एवढा हिशेब एवढं बेवरलीला ऐकवण्याचा प्रेमळ हक्क मी एव्हानं मिळवला होता शेवटी बेवरली ट्रेन घेऊन गेली आणि आईची भेट काही झाली नाही पण ह्याची हळहळसुद्धा मलाच जास्त एक दिवस मी आनंदानं बेवरलीला म्हटलं बेव माझी वहिनी इथल्या विद्यापीठात संशोधन करायला येणार आहे एका वर्षासाठी येणार आहे वहिनी अगं तुला कोण भावंड काय काय सगळं विचारलं तेव्हा म्हणालीस मला फक्त बहिणी आहे भाऊ वगैरे नाही मग ही वहिनी कोण बेवरलीचा प्रश्न अगं म्हणजे काय माझ्या चुलत भावाची बायको माझं उत्तर मग ती तुझी वहिनी नाही असं बेवरलीचं ठाम उत्तर सरनाला। सरनाला अमेरिकन नात्यात सुलत भावंड असतात पण त्यांच्या बायका किंवा नवरे आपले कोणीही नसतात भाचे भाच्या असतात पण नवर्याचे वेगळे आणि बायकोचे वेगळे असले सगळे दड़े मला हळूहळू मिळत होते मग थँक्स गिव्हिंगचा सण आला या सणाला अमेरिकन लोकांचा कौटुंबिक मेळावा होतो आणि मुलं नातवंड मुद्दाम घरी येतात अर्थातच अमेरिकी कुटुंब म्हणजे नवरा बायको मुलं आणि नातवंड अन्य सुद्धा त्यात येत नाहीत मग मित्र तर सोडाच त्यामुळे स्वाभाविकपणे मीच बेवरलीला आपण म्हटलं अगं हे बघ मी चार दिवस माझ्या वहिनीला भेटायला जाते आणि इथं माझ्या वहिनीला यावर मी चांगलाच जोर दिला बेवरली म्हणाली वाह असं कसं तू आता घरची आहेस तेव्हा तू थँक्स सणाला घरच थांबायचं मी चकितच झाले पण छान वाटलं मला मग फ्रँक रुटॅन त्याची बायको म्हणून बेवरली ही रूटीन, त्यांची मुलं आता त्याच्या तिची का त्याची या प्रश्नात मी पडले नाही आ म्हणून आमच्या संगणकीय परिभाषेत ग्लो लोकल सबरुटीन्स आणि मी चौथं ग्लोबल सबरुटीन अशी आमची सणासुडदीला पंगत छान रंगली बेव आणि फ्रँक म्हणजे रुटॅन आणि रुटीन नंतर एकदा गावाला निघाले मी म्हटलं अगं काळजी करू नको मी घर सांभाळीन बेवरली म्हणाली चाले, मी तुला रोजचे दोन डॉलर्स देईन बिदा घेऊन मांजराला खायला घालण्याचा एक आणि संध्याकाळी बाहेरचा दिवा लावण्याचा एक हां मी पुन्हा एकदा बचकळ्यात आता मला ही घरची म्हणते माझी मटकीची उसळ हक्कान फस्त करते आणि मांजराला खायला घालण्याचे पैसे कसले देते मी घरात आहे म्हटल्यावर मांजराचं पण करणारच नाही का असो माझं शिक्षण संपलं मी भाड्याची ती खोली सोडली पण नंतरसुद्धा रुटॅन कुटुंबाशी माझा संवाद सुरूच राहिला नाताळमध्ये एकमेकांना भेटवस्तू देणे थँक्स गिविंगच्या सणाला मी आणि नंतर नवऱ्या सकट रुटॅनकडे जेवायला जाणे भेट कार्डं वाढदिवसाला फोन सगळं चालू राहिलं गेल्या वर्षी फ्रँक बराच आजारी होता म्हणून आम्ही दोघं मुद्दाम त्यांना भेटायला गेलो अर्थात राहण्यासाठी हॉटेल बुक करूनच घर अजून तसच होत दोघ मात्र खूप थकलेले होते तुझी खोली अजून तुझीच आहे हशीच ठेवली आहे आणि आज रात्री तुम्ही तुझ्या खोलीतच राहा बेवरलीनं आग्रहानं सांगितलं मग हॉटेलचं सा बुकिंग रद्द करून आम्ही सुद्धा हक्कानं माझ्या खोलीत राहिलो गप्पांच्या ओघात उरलेल्या सबरुटीची चौकशी केली अगं मुलं आपल्या कुटुंबात गुंतली आहेत एकदा सुटी घेतली आठ दिवस कुरकुरतकं होईना आली मदतीला बेल आणि एडवर मात्र फिरकलेले सुद्धा नाही थं मधून मधून फोन करून बाबाच्या तब्येतीची चौकशी करतात पण भेटायला नाही येत अगं भेटायला धावत आलीस ना ती तूच आणि तुझा नवरा बेवरलीच्या डोळ्यात पाणी होतं मला पुन्हा एकदा प्रश्न पडला की माझं आणि रुट अँड नातं काय आहे